त्याची उत्तम पुन्हा रचना करण्याची गरज आहे त्याची जडण घडण करण्याची गरज नसतो जडण जडणी वाचून असल्या कारणाने त्या धरणे असल्या कारणाने त्या परमात्मा वस्तू आल्याबद्दल त्याच कारण दर्शनाला असं तो समज असा याचा आणि कोणत्याही वस्तूच अस्तित्व सिद्ध होण्यापूर्वी किंवा त्याला वक्तृत्व येण्यापूर्वी त्याचं ज्ञान व्हावं लागतं ती जर गोष्ट आपल्या ध्यानात असेल तर स्वतंत्र रीतीने द्रष्टा आणि दृश्य ज्ञानाला विषय होऊ शकत नाही जो परमात्मा परमत्मा स्वरूपाने आचा द्रष्टृत्व हे दुनि स्वतंत्र नहीं है, तो फिर परमत्मा चाहिए हा विस्तार होऊन घडला तो मात्र त्या धुमात्र स्वरूपापासून अत्यंत रूपाने निमित्त मात्र व्यवहाराकृता ज्ञान आणि ज्ञानाचा व्यवहार होण्याकरता तो वाढ मिळणार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अन्यत्व भिन्नत्व वा स्वत्र असा कोणीही निर्माण कृषत्व निर्माण झालेला नाही म्हणजे एकमेव अद्विती असाच तो परमात्मा आहे त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी विलासाला अजिबात अस्तित्व नाही आणि विलास असला तर परमेश्वराच्या व्यतिरिक्त त्याला स्वतंत्र अस्तित्व नसल्या कारणाने प्र सत्ता आहे का कोणाला दर्शनाला त्या किंवा द्रष्ट्याला या तिरीलाही जे जो ब्रात्र परमात्मा त्या ब्रह्मात्र परमेश्वराच्या आणि सत्तेने सत्ता म्हणून कारणाने याला आता नोकरी उदाहरणे करण्याची गरज आहे त्या अंगाने जर परमात्मा स्वरूप आहे परमात्मा सत्य व्यतिरिक्त जर सत्ताच नाही आणि परमात्मा अनाजी असेल तर त्याच्या सत्तेवर अवू दृश्य आणि दर्शन ही त्रिकृती या तिरीलाही नवीन निर्माण करण्याची गरज नाही त्यांची नूतन उभारणी करण्याची गरज नाही त्रिकुटी काय आहे असा आपण जर विचार करू लागलो तर ही त्रिकोटी त्या करमेश्वराच्या ठिकाणी मात्र सत्ता आहे ज्ञानरुल असलेल्या ना करमेश्वराच्या ठिकाणी झालेला ज्ञानाचा व्यवहार मात्र आहे व्यवहार होतो यात काय चूक आहे अद्वैत वेदांताच्या सिद्धांताप्रमाणे जर आपण कळू लागलो तर ही नूतन करण्याची गरज नाही तर खरीच परमात्म स्वरूपामध्ये जर विधाड होत असेल मुख्य करणता हे आहे की परमात्म स्वरूप जर व्यक्तिशिच्या तशी राहील आणि व्यवहारापेक्षा दोषाचे चिंतन करायचं व्यवहार करण्याबद्दल कोणाचा फारसा व्यवहाराचा वाद असत नाही पण व्यवहारात सुद्धा व्यवहारातल्या दोषाचा वाद असतो गुरुजींचा दृष्टांत आपल्याला सांगतो म्हणजे काय आपणही करता का बघा गुरु काय म्हणत होत की जेवायला बसल्यानंतर जेवणाचा एक व्यवहार आहे एकाने एकाला आमंत्रण केलं तू जेवायला आला तर त्या जेवायला आल्यानंतर काही व्यवहार आहे आणि काही व्यवहारातला दोष म्हणजे काय व्यवहार आहे एक जोवण्यामध्ये असा घोष आहे आपण जर बोलायला आणि तिथे कोरवर जेवण जेवण परत आलो व्यवहार झाला पण यात काय जेवायला गेल्यानंतर काही माणसं दुसऱ्याचं आपण जेवायला आपल्या घरी ठेवून जायला पाहिजे तिथे लोडकर नाही तूप वाढण्यापुरपण नाही काय बरोबर किंवा गुलजी काम करतात मीठ माणसाने अवश्य मागून घ्या नीट शब्द जर तुम्हाला उत्तरायचा असला तर राम रोहवा म्हणून तयार कर या शब्दाचा जर उल्लेख करायचा नसला तर राम रात वाड्या म्हणून मागणं दोष नाही म्हणजे मागणं कधी मागायला लागला मागायपणे मागायपणे काय म्हणतो तू जेवायला वाडायला आई आणि जेवायला बसलेला मागला काय माहितीय तुम्ही आमचं काय म्हणलं नाही आपलं शब्द वापरत होते आग्रहापेक्षा हा आग्रह महत्वाचा नाही आई आग्रह अरे शेवटी आग्रहा पापड झाले काय करत फार तिघडायचं बोट वर एक म्हणताना जास्त आहे काय बिघडणार आहे त्याच्यामुळे काळजी मिळवणार आहे मागणार आहे मागून मागून काय मागितलं तर आग्रह केला तरी त्याचा दोष लो मागणाऱ्या मागितला तरी दोषी आणि प्रयोग करून बघा आपल्या दादा श्री बो खुरी -खुरी -खुरी आज या त्या दादांच्या मातोश्रीच्या हस्त भोजन केलेलं लक्षात आणि ते म्हणून सांगतात कि साखरेबाईंच मेथू लोक श्रीखंडासारखं खात असत श्रीखंडासारखं खात असत करावं ते जेवायला बसला तर जेवायला बसलेला म्हणे किती खेळू शकते हे त्यांना कळत काय होत त्यांना कळत एक भाकरी पाहिजे एका घाकरी त्यांनी पुरे म्हटलं पाहिजे था। तो मागितली गेल्यानंतर एखादा जेवणार त्याने पन्नास लाईतात काय विभंड पोटा पोटाला बांधून वगैरे घेऊन चाललाय पन्नास लावून त्यावर बसलेल्या माणसाने अंगा पंचवीस लागला की मी पंचवीस खाल्लात मी त्यांनी खाल्लेली मी देश त्यांना एक लावून दहा बांधून दोष आहे आणि पन्नास खाणं हा गुण आहे व्यवहार आहे व्यवहार आणि दोष या शब्दाचा अर्थ लक्ष व्यवहाराचा वाद आहे त्या दोषाचा वाद आहे बघा दोषाचा जेवण कराव्या स्वतःची इच्छा आहे तुम्ही यावं आणि येनंद आपण जेवायला गेल्यानंतर तेव्हा असतो आपल्या कुठल्या थोडपुरुषाला मिळून साध्या पुरुषा करता आपल्या चांदीची भांडी वगैरे जेवायला लागतो गांधीच्या भांड्यामध्ये सुद्धा जेवायला मी त्या धांड्यात बसूनही जेवायला तयार होत नाही पण तुम्ही लागलाय काय व्यवहार आहे घेऊन जानवीत असलेल्या परमेश्वराच्या पिकाने द्रष्टा दृश्य आणि दर्शन असा ज्ञानाचा व्यवहार करणं याच्यामुळे काही चूक नाही पण या व्यवहारामुळे जर आदेशानात काही विकृती निर्माण होत असेल तर त्याच्यामध्ये कोणताही भोध घडत नाही ते निर्विकार जस तसं राहत मग होईल ना का व्यवहार ज्ञानामध्ये ज्ञानाचा व्यवहार घडला त्या मदत घडलाय आणि या ज्ञान जी की बसला आता त्या व्यवहाराला चांगली होत असलेल्या त्रिकोटीलाही अनादिवा आहे असं ज्ञाने पूर्ण झाला नाही मनुष्याचा मनात ठिकला नाही पुन्हा पुन्हा सांगतात कि हा व्यवहार घडून आणि पुन्हा स्वरूपा निर्माण होतो याची जागृती पुन्हा दर्शन आहे ता थी थी थी थी थी थी थी थी। का हो अन्याचा संबंध तिथे जोडायचं काय कारण आहे अन्य संबंध जोडण्याचं कारण नाही त्याच कारण असं की आत्मवस्तू जर अनादि आहे तर त्या अनादी आत्मवस्तूने जरी हा सगळा व्यवहार घडतो आहे तिच्या सत्तेविना जरी या द्रशाला आणि दृश्याला वा दर्शनाला अस्तित्व नाही तर मग वेगळ्या संबंधाची त्यांच्या रचनेसाठी अजिबात गरज नाही त्याच्याकरता महाराज असा प्रश्न विचारतात का आकाश म्हणजे अवकाश म्हणजे पोकळी त्या अवकाशाचा अवकाशाबरोबर गगनाचा संबंध जोडण्याची गरज आहे का तर त्याची संबंध जोडण्याची आवश्यकता नाही का आवश्यकता नाही त्याच कारण अवकाश म्हणजेच आकाश अवकाश म्हणजे जर आकाश आहे पोकळी म्हणजेच जर आकाशाचं स्वरूप आहे तर पोकळीशी आकाशा आकाशाचा संबंध जोडा असं म्हणणं जितक चुकीच आहे त्याच पद्धतीने इथे आणि दर्शनाची स्वतंत्र रचना करण्याकरता गरज आहे असं म्हणणं त्या योग्य आहे हे चुकीच आहे किंवा वायूशी गती वायुने उगे क्षणभरी न राहावे हे आज्ञा माझी व्यवहाराचा था भगवान सांगतो की माझी अशी आज्ञा आहे की वायूने आणि असं सतत फिरलं पाहिजे फिरतो त्याचा आज्ञेचं परिपाल करतो पण त्या आज्ञेमध्ये म्हणे किंवा त्या गतीचा आणि वायूचा आपण आता संबंध जोडून देऊ काय गरज आहे काय आपल्या मोटारीसारखा काय की जेवढ असते त्याला गती द्यावी लागते मशीन देऊन वायूला गती देण्याची गरज नाही त्याच कारण आहे गती, गती म्हणजेच वायू गती म्हणजेच वायू वाती गच्छती ती वायू वायू शब्दाची विस्पत्ती तसे वाती नाम गती वायू जो पळतो धावतो चालतो गतीमान आहे गतीशील पदार्थाच नाव आहे वायू त्या नावावरून जसं ठरलं तेव्हा गतीशील असलेला गती हे त्याचं स्वरूप आहे त्या गतीशील स्वरूप असलेल्या वायूला पुन्हा गतीचा संबंध जोडा हे म्हणणं ज्या प्रमाणे चुकीच आहे कारण तो कळणारच आहे गती हे त्याचं स्वरूप आहे आता माणसाला वाऱ्याची स्थिती प्राप्त झाली माणूस आता गतीशील इतका गतीशील बनलेला आहे कि या यंत्र सामग्रीमुळे हजारो महिला काशीला जायचं का म्हणजे माणसं दुःख करीत असत त्याला पाठवायला जाऊ सहा महिने जाणार सहा महिने येणार वर्ष लागणार का अधिक लागणार पुन्हा ठोक पुन्हा परत भेटायला येत का नाही का तिकडे त्याचा आई विचार संपते पुन्हा लोक मोठ्या आणि आश्चर्यानं म्हणा म्हणा किंवा आता पुन्हा त्याची भेट होणार नाही या बुद्धीनं म्हणा पण त्याला त्या गतीला इतकं इतकी गती आता माणसाची वाढली कि म्हणा आता या गतीच्या वाढीचा परिणाम माणसावर इतका झालाय की आयुष्यामध्ये गती संपन्न करणं प्रत्येक व्यवहारात गती आणणं ही मानवी जीवनाची खरी प्रगती आहे इथपर्यंत माणसांनी पोहोचले गती ही कधीही प्रगती ठरवू शकत नाही गतीने फार तर तुम्ही वेळ वाचवला एवढा होईल पण वेळ वाचवला म्हणून माणसाची प्रगती झाली असं समजू नका माणूस की वाढली असं समजू नका नाहीतर वॉटर प्रकरण काय शिकवते हो की इतकी जर सुधारलेली स्थिती असेल तर मग अशी वृत्ती का माणसाची व्हावी हो त्याचा अर्थ आहे की गती ही प्रगती होऊ शकत नाही गती ही मनुष्याच्या वृत्तीत बदल करू शकत नाही वृत्तीच्या बदलाची साधनं काही निराळे आहेत असा त्याचा अर्थ दिसून येतो म्हणून काय सगळ्यांनी उगीच वारास भरायचं असा त्याचा अर्थ नाही तेव्हा फिरत राहणं गतीशील असणं हे तर त्या वाऱ्याचं स्वरूप आहे तर कोणी धोक चालू म्हणाल काही नाही आता म्हणाले आपण गती द्यायची ती वाऱ्याला द्यायची त्याचा संबंध जोडण्याची काही गरज नाही किंवा प्रकाशाचा आणि अग्निता किंवा उष्णतेचा आणि अग्निता असा संबंध जोडायचा उष्णता संबंध करावायात पाहिजे काय असा प्रश्न विचारता जातात त्यांचा संबंध जोडण्याची गरज नाही त्याच कारण ते सदरुपत आहेत ते मूळचे दोन्ही एकच आहेत अग्नि म्हणजेच उष्णता आणि उष्णता म्हणजेच अग्नी गती म्हणजेच वायू वायो म्हणजेच गती अवकाश म्हणजेच गगन गगन म्हणजेच अवकाश असा असल्या कारणाने त्याची ही पर्यायी दोन नाव आहेत वस्तू एकच आहे एकरूप वस्तू असताना तिला पुन्हा त्याचा संबंध जोडण्याची जशी गरज नाही त्याप्रमाणे आणि दर्शन हे परमात्म वस्तूच्या सत्तेविना जर स्वतंत्र नाहीतच तर त्यांचा त्यांच्याशी संबंध जोडण्यासाठी वेगळी रचना करायला कशा लागली आहे अन्नचा संबंध त्यासाठी कशाला पाहिजे असाच ज्ञानेश्वर महाराज आपल्याला प्रश्न विचारतो अवकाशाशी गगनाचा अवकाशाशी गगनाचा संबंध करायचा त्यांची मिळणी करून द्यायची किंवा गतीशी वायूचा गतीशी वायूचा संबंध जोडायचा त्यांचं लग्न लावून द्यायच म्हणजे आपल्याला अरे कस शक्यत त्यांचा संबंध मूळचा आहे नवे नवे वायू म्हणजेच गती आहे तर त्यांचा तुम्ही संबंध जोडून देणार काय आणखीन प्रकाशाशी अग्नीचा संबंध करावा पाहिजे काय असा कोणा संबंध करून देण्याची गरज आहे का ते फक्त नाव विश्वपणे जीवळी तरी विश्व देखे पुढे ना ते नाही ते वडे नाही की देखे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आत्म असतो केवळ मात्र ज्ञान स्वरूप असल्यामुळे त्या दृंग्र वस्तुस्वरूपामध्ये विश्वाचा हा संपूर्ण एवढा वाढ विस्तार झाला हा संपूर्ण दृश्य पसारा पसरला त्याच प्रकाशन घडलं तर त्या प्रकाशनामध्ये त्या प्रकाशामध्ये तो निश्चल या उद्भवलेल्या नामरूपात्मक दृश्याला या विश्वाला तो पाहतो त्या विश्वाला पाहण्यामध्ये काही त्याची कुठेही हरकत नाही का तर तो दृश्य व्यवहार त्या आत्मस्वरूपा स्वतंत्र सत्तेने नाहीच आहे असा असल्यामुळे हा, हा उद्भवीला विश्वास पसारा व विश्वाभास हा विश्वाभास विश्व पसारा नाम रूपात्मक उद्भवले तो जो नहीं था तर तेवढा तो, ते तो नाहीपणाही म्हणजे एवढ्या वाढ विस्ताराचा जो नाहीपणा तेवढा तो नाहीपणाही तो पाहतो म्हणजे विश्वा विश्वाभास असतो त्यावेळी त्याचं प्रकाशन करतो विश्वाभास मावळतो त्यावेळी त्याच्या अभावाचं प्रकाशन करतो म्हणजे काय अभावाचं प्रकाशन करतो तिथे व्यवहार घडत जसं आता आपण इथे बसलो आहोत तर हा दिवा आपलं प्रकाशन करतो आहे आपण जर इथून निघून गेलो तर हा प्रकाशन करीत पण त्या प्रकाशनाचा व्यवहार होणार नाही हा दिवा आहे यांच्या अभावाचं प्रकाशन करतोय असं म्हणायला कुणी नाही तिथे प्रकाशन आहे प्रकाशनाचा प्रकाशना व्यवहार नाही आणि या प्रकाशनामध्ये काही विकार आहे हा भौतिक प्रकाश आहे काही जड प्रकाश आहे हा निर्विकार प्रकाश आहे प्रकाशा तो तो त्या प्रकाशामध्ये विकाराचा देश नाही अशा प्रकारचा तो स्वयंप्रकाश असल्या कारणाने तो अंगानेच जर ज्ञानरूप आहे तर त्या ज्ञानरूप परमेश्वराला त्या परमा परमात्माला उद्भवलेल्या या नामरूपात्मक विश्वाला हा वाढ विस्तार त्रिपुटीच्या त्रिपुटी नाहीशी झाली तर त्यांच्या नाहीपणाला येतो त्यावेळी पाहतो याचा अर्थ तो आपल्या निर्विकार प्रकाशाने आपल्या स्वतःच्या स्वयंप्रकाशाने आपल्या मोहिमेमध्ये विराजमानात विश्वासा प्रकाश झाला तरी निश्चय करून विश्व पाहतो अथवा ते विश्व नसले तरी तेवढा नाही पण आहे तो पाहतो त्याच्या नाही पणाला पाहतो त्याच्या भावाला म्हणजे त्याच्या अस्तित्वाला पाहतो त्याचा अभाव झाला तर त्याच्या अभावाला पाहतो त्याचं कारण तोच एकता म्हणून त्याच्या सत्ते व्यतिरिक्त सत्ता नाही म्हणून विश्वास ही नाही विपाय गुडाली तरी दशा ऐती ही खाली असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विपाय कदाचित विश्वाचे जे काही असे आणि विश्वाचे जे काही नसे महाराज म्हणतात असे आणि नसे या शब्दाने असणं आणि नसणं असं महाराज सांगतात आपल्या त्याच अस्तित्व आणि त्याचं नास्तिक्व म्हणून कदाचित या विश्वाचं जे काही असणं आहे आणि या विश्वाचं जे काही नसणं आहे हे दोन्ही त्याच अस्तित्व आणि त्याच नास्त विचार करू लागलो भावांचा जर अभाव झाला हे दोन्ही भाव जर नष्ट झाले नाही तसे झाले तरी सुद्धा जी दशा शिल्लक राहते ती स्थिती त्या स्थितीत पाहणारा तोच तो असतो कारण त्याच निराश्रित आहे तो त्याचा ज्ञान रूपत्व अवलंबून नाही यंत्र नान्य दुसरा पाहणारा कोणी तिथे सिद्ध होत नाही तोच एकटा स्वतः स्वयंप्रकाश असल्या कारणाने त्याच्या वाचून कोणी दुसरा पाहणारा नाही आणि तो, सदा तो, तो त्रिकाला स्वरूप है असा त्रिकाला बाधित परमत्मा ज्ञानरूपत्मा आनंद रूप आमत्मा आदोबता ही आयाम महाराज मनता कदाचित का आसन अ भावाला व यांच्या अभावाला सोडून त्याचं स्वतःच जे अस्तित्व आहे या दोन्ही परित्यागानंतर जी दशा उर्वरित राहते ती राहणारी दशा म्हणजेच ती परमेश्वराची स्थिती आहे त्या परमात्मा वस्तूची स्थिती आहे त्या स्थितीत तो स्वतः राहतो त्याला कोणाची अस्तित्वाला गरज नाही आणि ती स्थिती पाहण्याला पाहण्याला पण त्याला दुसऱ्याची कोणाची गरज नाही त्याचं कारण तो अंगाने देखण म्हणून देखणीपणाने राहत असल्यामुळे ज्ञानरूपतेने तो राहणार असल्या कारणाने आता तेथे त्याचा प्रकाशनाला वाला पाहण्याला कि मृदंगावर किंवा विण्यावर चुकून जर कदाचित खडा पडला तर त्याचा ध्वनी निर्माण होतो आणि तो जर ध्वनी निर्माण झाला तर तो ध्वनी ऐकून त्याचा आनंद भोगण्याकरिता कोणीतरी चेतन एखादा माणूस असा म्हणजे त्याला आनंद होतो पण एखादा चेतन गवयीत जर बसतो सकाळी उठून आपल्या काही त्यावेळी तो गात असतो त्यावेळी गाताना दुसरा कोणी असत नाही मग त्याच्या त्या गायाचा आनंद कोणाला मिळतो कोण तो भोगतो त्याचा पाहणारा कोण त्या आनंदाला भोगणारा कोण तोच गातो त्या आनंदाला पाहणारा तोच असतो त्याच कारण तो चेतन आहे ही गोष्ट जर व्यवहारात चेतनाच्या बाबतीत संभवत असेल हा तर या ज्योतिची निज ज्योती आहे ज्योतिषामित ज्योती ही समस परम उच्चते ज्योतींचाही ज्योती असलेल्या या भौतिक ज्योतीचा विकार ज्योतीचा निर्विकार सामान्य प्रकाशक किंवा साधारण प्रकाशरूप असलेला आत्मा त्याला प्रकाशन करायला दुसरा कोण हवाय कोणीही लागत नसल्यामुळे तो आपल्या अस्तित्व अस्तित्वाला पाहण्याकरता त्या दशेला पाहण्याकरता दुसऱ्याची त्याला गरज नाही प्रकाशात्म त्याचं प्रकाशन कोणाच्याही आधी नसल्या कारणाने तो आपल्या अंगाने प्रकाशमान असल्याकारणाने आपल्या प्रकाशाने तो राहतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इतकं पुष्कळ सांगण्याचं काय प्रयोजन आहे कशाला सांगायचं एवढं विलास कालात विलासा अभाव, अभाव काला स्वतः स्वतः स्वरूपी अस्तित्व काला व्यवहार काला त्रिपुटी विनाश काला त्रिपुटी उत्पत्ति हो त्रिपुटी चतित्व त्रिपुटी का व्यवहार हो वह त्रिपुटी व्यवहार सहित अभाव या सर्व दशेमध्ये आत्मा आपल्या एक रूप एक सारखा न पालटता एक रूपाने जसा अखंड रूपाने असावा तसाच तो आपल्या स्वरूपाने विराजमान असतो त्याला दुसऱ्याची कोणाचीही गरज नाही आणि कोणत्याही बाबतीत नाही अस्तित्वात नाही भातीत्वात नाही प्रियत्वाद नाही कदाचित विश्वाचे असणे व नसणे हे दोन्ही भात नाही कसे हो दोन्ही भात असण्याचा वा नसण्याचा म्हणजे आहे पणा आणि नाही पणा अस्तित्व आणि अस्तित्व भाव आणि अभाव त्रिकोटीच्या अस्तित्व कालात किंवा तिच्या अभाव कालात हे दोन्ही भाग जर नाही ते झाले तर ही दशा म्हणजे स्थिती राहते उर्वरित राहणारी जी स्थिती ती पाहतो कोण हम्म त्या स्थितीत पाहणारा तोच आहे असा पाहिजे तर व्यवहार त्याचा तोच आहे म्हणजे आम्हाला सांगायचं एवढं म्हणू शकतात एकमेकाला बसलो तर मुक्याची सभा करून का उपयोग आहे काय मुक्याची सभा करून का उपयोग आहे सांगायचंच ठरलं म्हणजे आम्ही आता आम्ही तर चिंतन करायला बसलो काय सांगायचं म्हणजे असं सांगा तुम्हाला सांगायचं काय सांगा कि दृश्य दृश्याभात आणि दृश्याचा नाही हे दोन्ही भास ज्यावेळी जातात त्यावेळी उर्वरित राहणारी जी स्थिती तिला पाहणारा त्याचा तोच असतो त्याला दुसऱ्याची कोणाची आवश्यकता नाही एवढं फार तर तुम्ही बोलू शकता एवढं फार तर तुम्ही बोलू शकता यापेक्षा फार बोलायचं नाही हेच बोलायचं त्याला नवीन रचना करणारा कोण मग त्याला अस्तित्व कोण त्याचा नाही पणा झाला तो पुन्हा कोण पाहणारा अशा शंका कुशंका करीत बसायचं नाही इतकं फार तर तुम्ही म्हणू शकता त्याचं कारण अंगाने अस्थिरूप आहे अंगाने तो भातीरूप आहे अंगाने तो प्रियस्वरूप आहे आणि दुसरा कोणी तेथे सगळं होत नाही म्हणून आजवया असं त्याचं तात्पर्य तुम्हाला फारस इतकं म्हणता येईल असा, असा या म्हणण्यात कापुरा ही अशी चांदणी केवळ देखणी ठाई ठावो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक दृष्टांत तुम्हाला मी सांगतो तो दृष्टांत कापराच्या ठिकाणी जो चांदणी म्हणजे पांढरेपण आहे तो असलेली असलेला जो श्वेत रंग इतका तो शुभ्रांडरा चंद्रा तद्यापन पांझरेपण तो, पन। जा तो है मिल तो, तो नहीं म्हणजे कापूर हा स्वतः आपल्या अंगाने आपल्या स्वरूपाने पांढरा असल्या कारणाने त्याला या चंद्राच्या पांढरेपणाने माखलाय असं म्हणण्याची काहीही आवश्यकता नाही या दृष्टांताचा दुसऱ्या रूपाने थोडासा खुलासा करायचा ठरला तर पांढरा कापूर अंगाने तो असा चांदण्यामध्ये ठेवला चांदण्यामध्ये जर ठेवला तर चंद्राच्या चांदण्या चांदणं त्याच्यावर पडलेला सर्व बाजूने ते चांदण पडलेलं चंद्राच्या चा चांदण्यामध्ये ठेवलेल्या कापरावर सर्व बाजूने चंद्राचं चांदणं पडल्यानंतर असं जर कोणी म्हणू लागला की चंद्राच्या ठिकाणी असलेला जो पांढरेपणा चा त्या चांदण्याच ता असलेला जो पांढरेपणा त्या पांढरेपणाने हा कापूर माखला गेला अरे त्याने माखलं जाण्याचं काय कारण उद्या चंद्र समजा गेला तरी तो पांढराच आहे त्याच्या पांढरेपणाला काही त्याने माखलं असं म्हणायचं कारण नाही योग आहे असा कि त्या योगामुळे असं घडलं चंद्रा पां च पांढरा स्वच्छा अपन कापूर पाला संपूर्ण सर्व बाजू चंद्रा चा प्रकाश पड़ेगा होता तरी सुधा चंद्रा चांद्या चा, का चा, पांडरेपणा चा। आणि कापराला माखलेला आहे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही माणसाने जर भस्म लावलं आणि तो जर पांढरा दिसू लागला तर मग म्हणायला हरकत नाही की हा भस्माने माखल्यामुळे पांढरा दिसतोय हे ठीक आहे तर कापराला तसं म्हणायचं काही कारणच नाही का त्याच कारण कापूर आतून बाहेरून अंग मन जैसे कापूर कापराचा अंग म्हणजे बहिरंग आणि मन म्हणजे अंतरंग कापराचा बहिरंग तरी स्वच्छ पांढरा अंतरंग तरी स्वच्छ पांढरं लागली जसं तसं आत एक बाहेर एक असं काही नको हे ज्याप्रमाणे त्याचं पांढरेपण त्याच्या स्वतःच असल्या कारणाने त्याला चंद्राच्या प्रकाशाने तो पांढरेपणाने माखला आहे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही त्याप्रमाणे आपली ही जी आत्मवस्तू आहे ती आत्मवस्तू स्वतःच आपल्या अंगाने देखणीपणाने असल्याकारणाने म्हणजे ज्ञानरूप असल्याकारणाने देश परिच्छेत माणसाला विचारायचो तुमचा पत्ता काय म्हणून आकाशाला विचारायचं काय कि तुझा पत्ता काय म्हणून तो म्हणतो मी सर्वत्र आहे माझा पत्ता असायचं काय करणार पत्ता त्याचा द्यायचा असतो कि जो ठराविक पत्त्यावर सापडतो ठराविक पत्त्या सापडत नाही म्हणले का ठराविक पत्ता नाही सर्वत्र आहे म्हणून ठराविक पत्त्यावर नसण्याची कारण अनेक आहे आता आम्ही परिच्छिन्न असून सुद्धा आमचा पत्ता मिळत नाही लोक विचारतात म्हणले आम्ही तुम्हाला जर पत्र लिहायचं असलं तर सा पत्ता सांग आम्ही सांगतो एसटी स्टँड रेल्वे रेल्वे दुसरा काय तुम्हाला पत्ता सांगणार ते परिच्छिन्न नाही तरी सुद्धा पण अपरिच्छिन्न असलेला पदार्थ व्यापक असलेला पदार्थ त्याला तुम्ही काय पत्ता पुन्हा त्याचा सांगू शकता म्हणून ठाय ठाऊ था। महाराज म्हणतात ती वस्तू आत्मवस्तू ज्ञानरूपाने आपल्या जागीत आपल्या महिमेन आपल्या महिमेत राहते कोणाच्याही महिमेवर ती राहत नाही अवलंबून नाही अशी असल्या ती सदाची संपूर्ण त्याला पूर्ण मध पूर्णिदम पूर्णात पूर्ण मदत ते पूर्णसे पूर्ण मादाय पूर्ना एक परमात्मा फक्त परिपूर्ण आणि परिपूर्ण असल्यामुळे जागच्या जागीत अंगाने दुसऱ्याच्या संबंधाने ज्ञान आला असं म्हणायचं कारण नाही असं सांगण्यास ही गोष्ट मागे अनेक वर सांगितली पुन्हा एकदा तुम्हाला स्मरण करून देतो नसतो की नैयिकाधिक शास्त्रकार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण मानतात मुख्य दे सगण एक की मता है। और त्या तिथे होता तो आत्मस्वरूप ज्ञान नावा गुण उत्पन्न होते संबंधा ने तो ज्ञान रूप तेला चुकी ते है ज्ञाने कुमार महाराज की आत्मा अंगाने जर ज्ञानरूप आहे तर त्या ज्ञानरूप आत्म्याला पुन्हा जसं त्या कापुराला अंगाने पांढरा असल्या कारणाने चंद्राच्या प्रकाशाच्या असलेला किंवा चांदण्यात असलेला पांढरेपणा त्या पांढरेपणाने कापूर माखलाय असं म्हणणं याची जशी आवश्यकता नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो ज्ञानरूप असल्यामुळे ज्ञाननावाच्या गुणाच्या संबंधाने तो ज्ञानरूप झाला असं म्हणण्याचं काहीही कारणे तो अंगाने सदरूप आहे तसाच अंगाने ज्ञानरूपही आहे अपने अंगाने अपने स्वतःमे रातो तो ज्ञान रूप है संबंधा ज्ञानेश्वर महाराज थार का संगलत्या भलत्या, भलत्या ही वस्तु अपन अपने ज्ञान रूपाने नाम पहाने रूपा देखने रूपाने याचं म्हणण्याचं कारण असं आहे भलत्या ठिकाणी भलत्या काळे त्याचं कारण तुम्हा आम्हाला भलत्या, देशन, भलत्या देश आणि भलत्या काळी म्हणायला बरोबर आहे आपल्याला देश काळाचं बंधन आहे या परमात्मा देश देशकाळाचं बंधन नसल्यामुळे भलत्या काळी आणि भलत्या देशी म्हणून सर्वत्र आहे त्याला कोणतं ठिकाण तुम्ही सांगा काल आहे त्याला कोणत्या काळी म्हणून तुम्ही सांगा कुठल्याही देशात आणि कोणत्याही काळात त्याच्या ज्ञानाला बाध नाही म्हणून तर त्याला ज्ञानरूपतेला सदरूपता देऊन मग ज्ञानरूपता सांगितलंय सद्रुपता सांगण्याचा अर्थ काय त्याचा देशाने भेद होतो जी वस्तू त्यांनी मर्यादित होते त्याला सत म्हणण्यात त्रिकाला बाधित अबाधित ह्या शब्दाचा अर्थच काय कुठसित्य शब्दाचा अर्थ काय कुठं या शब्दाचा अर्थ कोणत्याही देशात कोणत्याही कालात जिच्यामध्ये चढ उतारपणा नाही न्युनाधिकता नाही काल सांगितल्याप्रमाणे संकोच विकास सुद्धा नाही परिपूर्ण जी गोष्ट असते विभू परिमाणाची जी गोष्ट आहे व्यापक परिमाणाची जी गोष्ट आहे आता व्यापक परिमाण सुद्धा म्हणायचं कारण या तुम्ही अणु मध्यम परिमाण मानता म्हणून त्याला विभू परिमाण म्हणायचं नाही सर्व व्यापक असलेला जो परमेश्वर त्या परमेश्वराला तुम्ही माप काय लावताय सगळी माप तिथे संपलेली असतात ध्याना सग्या माला सग मे स्वरूप मधे साली सर्व व्यापक है सर्वव्यापक परमेश्वरा स्वरूप को देशा को काला व को संभव नी वस्तु भलत्याल स्वरूपाने दुसर महिमे की ती अक्षा करीत नहीं सदा ती देखे रूपाने मुख्य गोष दे विपरीपो विद्य अनाशित श्रुती सांगते कि हा परमात्मा अविनाशी असल्याकारणाने अव्य स्वरूपाचा असल्या कारणाने तिचा कोणत्याही प्रकारे नाश संभवत नाही तिच्या ठिकाणी त्या दृग्रूप असलेल्या दृष्ट्याच्या दृष्टीचा अभाव केव्हाही नसतो असं श्रुती आपल्याला आवर्जून सांगते कि बाबा नो आत्मा इतका ज्ञानरूप आहे कि त्या ज्ञानरूप द्रष्ट्याचा का वस्तु कड़ी विलोप हो तिता अभाव हो तिता लोप करना को समर्थ नहीं मूल तापर तो सदा ज्ञानरूप क्षणभराचं ज्ञान गुणामुळे निर्माण झालेलं हे ज्ञान स्वरूपाचं नाही ज्ञानदेव म्हणे संबंध नाही त्या ज्ञानरूपतेला कोणत्याही प्रकारचा बिघाड नाही तिचा लोप कधीही घडत नाही आत्म्याच्या ज्ञानाचा लोप झाला ना जगदान प्रसंग ओढवेल जाण्यासाठी सगळ्या ज्ञानाचा जो मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आणि दोष दृष्टी दोष ज्याला म्हणतात तो निर्माण होत नाही तो आपल्या अंगाने देखणार म्हणजे ज्ञानरूप आहे तसा आहे त्या ज्ञानरूपते मध्ये मुळेच बदल होत नाही हा त्याचा अर्थ आहे मनोरथांची देशांतरी मनी प्रकाशून नरे तेथे वास्तविक अशा नराला नर म्हणावा का वायच काय कसा नर कि जो मनोराज्य करीत एक ध्यानात ठेवायचं की माणसानं मनोराज्य करू नये समजा करायचं ठरलं तर देवाचं भक्तीचं करावं एक सवय असले तर मोडण्याकरता एवढं ठीक आहे पण मनोराज्य करू नये माणसांनी पण स्वभाव त्याच्याकरता थोडस चिंतन आपल्या पुढे सांग ते चिंतन पुन्हा स्वतंत्र ऐकण्याची गरज आहे फक्त त्या चिंतनातला आपल्याला लागू करता उतारा सांगायचा असल्यामुळं बाकीच्या कि मनुष्याला मुख्य तीन अवस्था दिलेल्या लोक म्हणतात आम्हाला तत्वज्ञान काय म्हणजे एकदा सांगावं आणि असं सांगा कि ते आमच्या अनुभवाला असलं पाहिजे असं सांगा कि ते सोपं असलं पाहिजे आणि असं सांगा की तो शॉर्ट असला पाहिजे ख सब शॉर्टकट हाथी दर का लक्ष्य शॉर्टकट मे दोष है लोग विचार शॉर्टकट परीक्षे सोतीटकट है अपने निर्दोष हा कहीं सोपा तो का मे हे ची नीट जवरी वैकुंठा नीट थे जवर की अच्छी कहीं जर स त्याच्याकरता म्हणून आपल्याला या अवस्थांच्या विषयी बोलायचं ठरलं तीन अवस्थांचा विचार करणं हे तत्वज्ञान तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे काय कोणी विचारलं तत्वज्ञान म्हणजे काय आपल्या जागृतीचा आपल्या स्वप्नाचा आणि आपल्या झोपेचा तीन अवस्थांचा तुम्ही विचार केला की माणसाला तत्वज्ञान हो याचा विचार करणं म्हणजे तत्वज्ञान का त्याच कारण आहे एक अवस्था विवादाची आणि दोन अवस्था निर्विवाद तुमच्या आमच्या सगळ्यांच्या झोपेमध्ये सुखरूपता आणि तिथे शब्द स्पर्श रूप रसगंध या पाच विषयापैकी एक विषय नसतो आणि आनंद असतो सुखरूपता असते यात कोणाचा वाद आहे का आपला आपला म्हणजे जगाचा कोणाचा निधान कोणाचाही वाद नाही सगळ्यांना माहितीये की झोप म्हणजे सुखरूपता त्याच्यामध्ये दुःखाचा लेश आणि त्या सुखरूपाला विषयाची गरज नाही उलट प्राप्त विषय असतील अनुकूल असतील अगदी हात जोडून उभे असतील तरी सुद्धा विषयांचा परित्याग करून माणूस झोपेमध्ये प्रवृत्त होतो असं ते सुख आहे म्हणून स्वतंत्र सुख नावाची वस्तू आहे त्या वस्तूमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद तुमचा आमचा असण्याची गरज नाही ही निर्विवाद गोष्ट आहे म्हणून त्याच्यासाठी आनंद नावाची वस्तू विषयावर अवलंबून असून ते स्वतंत्र आहे हे त्या सुषुप्तीच्या चिंतनाने ठरतं एवढं कळलं की तत्वज्ञान आपला एक भाग झाला दुसरा भाग असाय की स्वप्न हे मिथ्या आहे हे तुम्ही आम्हाला किंवा आम्ही तुम्हाला असं सांगायची आवश्यकता नाही जागरी होय ठाऊके सगळ्याला ठाऊक होतं जागृतीत आलं की स्वप्न मिथ्या हे सगळ्याला मान्य आहे म्हणून स्वप्नामध्ये असलेला एकंदर व्यवहार हा मिथ्या आहे युगपद उत्पत्ती त्या सर्व पदार्थांची होते युगपत त्यांचा विलय होतो म्हणजे स्वप्नामध्ये पदार्थ व पाहणारा द्रष्टा हे दोघे व दोघे विलयाला जातात आणि स्वप्नस्थ पदार्थ सगळे मिथ्या आहेत याबाबत तुमचा आमचा वाद नाही कोणाचाही जगामध्ये वाद नाही मिथ्या ह्याबाबत सगळ्यांना मान्य एक आहे सगळ्यांचं अनुपरोध मत निर्विवाद मत आता वादाची गोष्ट आहे जागृत जागृतीमध्ये मात्र तुमचा आमचा वाद आहे साधू संतांचा असं म्हणणं की हा जो जागृत व्यवहार आहे हा साधू संतांचं असं सांगणं की तुम्हाला विषयात जे सुख आहे असं वाटतं तो भ्रम आता इथे मात्र वाद आहे आपल्याला वाटत कि विषयात सुख आहे साधू संत सांगतात विषयात सुख नाही आपल्याला वाटतं जागृती सत्य आहे साधू संत सांगतात ते मिथे ही एवढी एक गोष्ट विवादाची राहिली त्या दोन अवस्थांच्या विचाराने या विवाद्या अवस्थेचा निर्णय करणं म्हणजे तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे काय विवाद्य अवस्था जा जी जागृती ती सत्य का मिथ्या तर संत सांगतात स्वप्नाचा सा तुला अनुभव आहे ना स्वप्न ज्याप्रमाणे त्रिपुटी रूप असून सगळा व्यवहार असाच घडू नये जर ते मिथ्या आहे तर त्याप्रमाणे जागृती मिथ्या आहे असं जर मनुष्याला विचाराने पटलं त्या दृष्टांताप्रमाणे जा ही जागृती मिथ्या असं जर कळेल तर एक विषय मिटला आणि विषयामध्ये होणारा हा आनंद विषयावर अवलंबून नाही जर विषयावरच आनंद अवलंबून असता तर झोपेत विषया वाचून कसा आनंद झाला असता वाचून आनंद होऊ शकतो योगी समाधीत विषया वाचून आनंदी असतो समाधीमध्ये कोणताही विषय नसतो तर समाधी आपल्याला लागत नाही पण झोप लागते म्हणून झोपेत ज्याप्रमाणे आपल्याला आनंद होतो आणि विषय नसतो त्याप्रमाणे जर आनंद त्याच्यावरच अवलंबून असता तर झोपेतही तिथे आनंद झाला नसता होतो जागृतीचे आनंद नाही असं पटायला हरकत नाही या दोन गोष्टी पटल्या की तत्वज्ञान संपलं तत्वज्ञान आनंदरूप परमात्मा आहे आणि जगत भासत तसं ते सत्य नसून ते मिथ्या आहेत म्हणजे तत्वज्ञान संपलं आणि मिथ्या आहे म्हणजे तो पदार्थ नाही एवढं समजलं की तत्वज्ञान झालं संपलं या अवस्थांच्या विचारामध्ये तत्वज्ञान आहे आपण अवस्थेत वावरतो आहोत अवस्थांतरात आवस, अवस्थांतर कुणा अवस्थांतर कुणा अवस्थांतर असं चाललंय का या अवस्थांचा आपण विचार केलाय कोणी तर या अवस्थांच्या मध्ये आपण वावरतो आहोत पण त्याचा कोणी विचार केला नाही ज्याप्रमाणे त्रिगुणात वावरतो त्रिगुणात तरी आपण वावरतो का त्रिगुणांचा कधी विचार केलाय त्रिगुणांच्या मध्ये आपण वावरतो त्रिगुणात वावरणारा वावरतो पण त्रिगुणाचा विचार करणारा माणूस गुणात अवस्थांच्या मध्ये वावरणारा माणूस अवस्था वा नसतो पण अवस्थांचा विचार करणारा माणूस अवस्था तीत होतो हेच तर तत्वज्ञान कि मी अवस्था तीत आहे असं समजणं अशा बोधाला प्राप्त होणं हे तर खरंच तत्वज्ञान आहे पण या अवस्थांचा विचार कोणी करायला तयार नाही अवस्थेत वावरतात पण विचार करीत नाही गुणात वावरतात पण गुणाचा विचार करीत नाही प्रपंचात राहतात पण प्रपंचा कोणी विचार करीत नाही म्हणूनच प्रपंचाच्या बाहेर गुन्ह्या अजून पडल्या नाही त्याचं थोडक्यात उत्तर आहे आणि जे जे या विचारामध्ये प्रवृत्त झाले ते या प्रपंचातून बाहेर पडले ते ते अवस्था तीत झाले ते गुणातीत असं आपल्याला दिसून येईल हा एक भाग आपल्या लक्षात आला म्हणजे आपल्याला असं सांगायचं की या अवस्थांच्या विचारामध्ये सूक्ष्म चिंतन करणाऱ्यांनी काही प्रकारांचा विचार केला आणि या तीन अवस्थांच्या एकंदर विचारात नऊ अवस्था त्यांनी करून ठेवली त्या नऊ अवस्था अशा आहे अगोद अपने तीन लक्ष्य है जागृति स्वप्न सुशोक्ति आता का स्वप्न सुशुप्ति जागृति आता स्वप्न स्वप्न स्वप्न सुषुप्ति स्वप्न जागृति आता जागृति जागृति जागृति स्वप्न जागृति सुशोक अशा या तीन तीन अवस्था प्रत्येकात केल्या की नऊ होतात आता या प्रत्येकाची उदाहरण आहे त्याचा वाढ विस्तार आहे त्यातला काही फक्त आपल्या पुढे मी मांडणार आहे त्यातला जागृतीला पुढचा नाही कारण त्याच्यातच वेळ द्यायचा सगळं जागृतीमध्ये झो म्हणजे जागृत सुशोक्ती कशी जागृती जागृती कशी आणि जागृती स्वप्नक, का या तीन गोष्टी आपल्याला फक्त आता सांगायचं बाकीच्या राहिलेल्या सहा वाजता प्रसंगानी कधीतरी सांग किंवा सांगितल्या नाही तरी त्याचा विस्तार जागृतीमध्ये सुशोक्ती कशी असू शकते त्याला उदाहरण असं आहे कि पोथी मध्ये कितीतरी लोक येऊन पोथी संपल्याला विचारायचं तुम्ही पोथी ऐकलीस काय सांगितलं पाठामध्ये सांगू पोथीत कोणता विषय होता तुमचं पोथीत विषय नाहिती नाही म्हणतात आणि असं करता येतो होतो म्हणला पण काय मी माझ्या एका भलट्या विचारात होतो माझं मन भलतीकडे गेलं होत ते माझ्या लक्षात ऐकायला बसला होता पण त्याला काही कळलं नाही अनेक कारणाने कळत नाही माणसाला बुद्धिमांद्यामुळे कळत नाही चंचलतेमुळे कळत नाही विषयाच्या चिंतना कळत नाही अनेक विक्षेपासून चित्तामध्ये झालेला त्याच्यामुळे मनुष्याला कळत नाही किती खरोखरी पोथीस झोपतातच माणसं इकडे बुवांचं आख्यान चाललं असतं कोणतं तरी ने लागले ना त्याचं घोर झालं म्हणजे भुवांचं लावलेलं आख्यान त्याने ऐकायचं का त्याचं घोराख्यान बुवाने ऐकायचं हाच प्रश्न तिथे निर्माण होतो काही माणस भयंकर अगदीच असे पसरलेले जे लोक आहेत ते झोपले असतात हे जागृती झोपात नाही म्हणतात का त्याला निवड झोप म्हणतात त्याला काय आपण नंतर त्याला काय म्हणायचं ते नंतर हे झोप अशी की बसलेला आहे जागा आहे पण कळत नाही विषय बुद्धीवर आरूढच होत अशी केवळ अज्ञान वय तशा मनुष्याला प्राप्त झोपत नाही पेंक सुद्धा त्याला आलेला नसतो ऐकतो तो म्हणतो तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकलं शब्द पडले का, का, का न मला याच काही कळलं नाही बुद्धीत काही शिल्रच नाही म्हणत काय करायचं मी ही झोप न करण्याची अवस्था निर्माण होते दादाने कसं लिहिलंय की एकाद्या विषयामध्ये जर माणसाची वृत्ती मग झाली तर आपला मुलगा आपल्या समोर येऊन बसलाय आपल्याला काही तो बोलतोय मागतो आहे ही गोष्ट सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही तर संबंध होऊनही त्याच्या वृत्तीचा संबंध होत नाही अशी जी दशा त्याचं नाव आहे जागृत आहे पण ती सुशुभ आणि जागृती जागृती म्हणजे काय किंवा जागृती सुशुक्तीला दुसरा एक दृष्टांत आपल्याला की जागृती आणि सुशुप्ती जागृतीत झोप कशी की एखादा माणूस तो झोपेतून जागावून बोलतो पुन्हा झोपेतच असतो किंवा जागृतीमध्ये बोलतो म्हणतो मी काय बोल आठवत नाही म्हणतो बोललो खरं अशी न करण्याची अवस्था निर्माण होते जागृती तिला काय म्हणायचं जागृत सुद्धा जागृत जागृत कशाला म्हणतात जागृत जागृत त्याला म्हणतात की दुपारी बारा वाजता ज्याला प्रबोध असा म्हणतात की निद्रा निरपेक्ष ती कशा आहे पहाटे जर आता आपल्याला विचारलं असतं आपण सांगितलं असतं मी आत्ताच उठले तो तो भी, भी आता जर कोणी विचारायला लागला, तुम्ही केव्हा उठल्या व म्हणून तर त्याला त्याला सांगायला लागले काय तुझं डोकं बी काय का नाही तुला आता आम्ही सांगितलं प्रवचन करतोय बसलोय बराच वेळ आमचा व्यवहार सुरू झाल्यावर आता आम्हाला विचारायचं काय करण आता हे काय जागृत जागृत म्हणजे झोपेच्या निरपेक्ष अवस्था असते तिला जागृत जागृत म्हणतात तिला दुसरं नाव आहे प्रबोध अवस्था त्याचं वर्णन आपण मागे केलेलं तेव्हा हे प्रबोध अवस्था त्याला जागृत जागृत असतात आता जागृत स्वप्न कशाला म्हणतात जागृत स्वप्न म्हणजे हे मनोरथ म्हणजे आता चाललेलं आहे ते मनोर हे जागृतीतलं स्वप्न आहे बाकी आपल्याला काय सांगायचं नाही एवढं सगळं विस्तारानं तुमच्या पुढे जे मी मानले तर एवढ्यासाठी की दिलेला दृष्टांत कोणत्या अवस्थेत आहे दिलेला दृष्टांत हा जागृत स्वप्नाचा दृष्टांत एवढं तुम्हाला समजलं म्हणजे माझ्या एवढ्या एवढ्या सगळ्या विस्ताराचं प्रवचनाचं सात तात्पर्यंत एवढंच आहे की जागृतीत स्वप्न कसं जागृतीत केलेलं मनोराज्य हे स्वप्न बाकी काय ज्ञानेशिवाय महाराज म्हणतात आता मनोरज माणूस कसले करील काही सांगता येत नाही म्हणजे माणूस ज्या प्रकारचे मनोरथ करीत असतो त्या जातीचा तो असतो असं आपण समजतो त्या जातीचा जातीचा आहे कोणत्या ह्याचा त्याला महत्व नाही तो कोणत्या संस्काराचा आहे त्याला महत्व आता जगामध्ये हल्ली सौंदर्य प्रसाधन एवढी वाढली आहेत की विचारत असतो नाही आणि फिट आहेत माणसं सगळ्या बाबतीत कुठे वा वायला कुठे जागा नाही अशी माणसं पण माणूस कि म्हणून त्याला म्हणतात त्याचा मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हननाचा प्रकार चाललेला आहे मानवीतेच्या हननाचा हा एक मोठा कारखाना उघडलाय की काय कलियुग म्हणजे अशी मनुष्याच्या मनात आता कल सगळ्यात बोलायचं हे ठिकाण अरे मानवीता ही मानव, मानव ही त्यातलं जर महत्व आहे मानवता ही जर महत्वाची आहे तर ती ती कशावर तुम्ही जोपासणार पण माणसं आता मनोराज्यामध्ये अशा भरत्या पर परिस्थितीमध्ये गेलेली आहे मानव आता बराच काळ आपला स्वप्नावस्थेत घालवायला लागला जागृत स्वप्नावस्थेमध्ये चालला जाणार काळ असा चाललाय माणसाचा आणि असा मनोरथ करण्याचा एखाद्याला अंगवळणी पडलेल्या सवय लागली आहे आणि त्या मनोराज्यात ही माणसं राहतात कितीतरी माणसं अशी पाहिली आहेत की जे मनोराज्यात राहतात किंवा त्याच्याही पुढे सांगायचं म्हणजे काल्पनिक जीवन जगण्याकरता लोकांची आता प्रवृत्ती फार झाली आहे काल्पनिक जेवण म्हणजे काय कि माणसानं श्रीमंत असावं आम्हाला मान्य पण श्रीमंतीचा फक्त आव आणाय श्रीमंती नसायच्या का उपयोग यायला म्हणे काल्पनिक श्रीमती शक्तिशाली माणसानं असावं हे आम्हाला मान्य पण शक्तीचा आव आणायचा नव्हता का उपयोग आहे तुम्हाला परवा गोष्ट सांगितली ना की त्या मुलाला मी म्हटलं जेवायला गेलो त्याने म्हटलं रे आता आम्ही कपडे काढून बसणार तू कपडे काढून बस तो म्हणाय तुम्ही जेवण उद्या बोलला तुमचं मी तुमच्याबरोबर जेवायलाच बसत कपडे काढायची वेळ असली तर मी तुमच्याबरोबर जेवायला बसतो अति प्रयत्ना त्याला आम्ही त्याला कपडे काढून बसायला होता हम्म बसला होतो म्हणला महाराज खरं सांगू तुम्हाला कि माझं शरीर इतकं आडपळ आहे की मी कपडे काढले की माझी हाडं मोजून घ्यावीत असं शरीर आहे त्यामुळे मला कुठेही बसायची अतिशय लाज वाटते म्हणून तर म्हणला मी तीन तीन कपडे घालतो अंगावर लोकांना मी <laughs> असा मरतो कडा अडकळ नाही म्हणला तो बघा आमचं काय म्हणणार आहे चांगला सतपाल सारखा तू पैलवान हो ना आमची काय तक्रार आहे का त्याच्याबद्दल पण नाही पैलवाना असावा नव्हे पैलवाना मी दिसावा याला म्हणायचं काल्पनिक जीवन असं काल्पनिक जीवन जगणे जागृतीतलं स्वप्न नाही तर काय मनोराज्य मनुष्य कर्ञानेश्वर महाराज म्हणतात एक नर की ज्याला मनोराज्य करायची सवय आहे त्या मनुष्याने मनोराज्य केलं आणि मनोराज्यामध्ये मनाचं मोठ असं साम्राज्य निर्माण केलं आणि त्या मनोसा मनोराज्यामध्ये मनोसाम्राज्यामध्ये एक नगर असं केलं त्या के एका गावाची कल्पना केली मनोराज्य करायचं म्हणजे काय आता कोण करेल ते, ते गोष्ट सांगतात की नशी त्या शेख मोहम्मदी म्हणून की त्याने आपलं मनोरज केलं काय मनोरज्य करायला लागला त्याने व्यापार सुरू केला काच्या काचेच्या भांड्याचा व्यापार सुरू त्या काश्याच्या भांड्याच्या व्यापारामध्ये त्याला असं वाटलं की मी हजार रुपयाची भांडी आणली त्याचे दोन हजार होते मग दोन हजाराचे चार हजार होते मग लाख होते मग मी बंगला घेईन मग त्याच्यामध्ये राहील मग लग्न करेल मग मला पत्नी मिळेल मग मी पत्नीला पाणी आणायला सांगेल मग ती एका दिवस म्हणे आणणार नाही मग मी तिला रागाण्याशी लाच मारीन ती लाच मारेन म्हणाला तो जे लाच मारेल तिच्या डोलाऱ्याचे डोलारे फार सगळे धुळीस पोचले काही राहिलं आणि उलट जखम झाली डॉक्टर कडे जाऊन मलमपट्टी लावायला सुद्धा जवळ माहिती काय करणारे मनोर बांधलेली माणसं त्याचं भाडं वसूल करणार आहे म्हणजे डॉक्टर काय करणार मनोराजाच्या घराचं भाडं वसूल करतात अजून काय आहे असावं सांगा म्हणून ते डॉक्टर लोक सुद्धा असं सांगतातच शेवटी की आम्ही या वेड्यांच्या संगतीत राहून आम्ही सुद्धा एक प्रकारचे वेडे धोत चाललो आहोत हो पाहत आहोत काही घात किंवा हो घातलेले आहेत म्हणा ना होती काय नाही बिकॉज त्याला काही करू शकत नाही आपण सारांश महाराज म्हणतात असं मनोराज्य करू लागला आपल्या मनाने गाव वसवलं ते गाव अतिउत्कृष्ट आपले नगर स्वच्छ ठेवा आपले नगरी सुंदरी करायची नगर सुंदरी स्वच्छ करायची पवित्र करायची आणि ते स्वच्छ करण्यासाठी म्हणून आपले शहर स्वच्छ राखा म्हणून त्यांनी सांगितलं राज्य केलं नगर वसवलं त्या नगरामध्ये कुठे बंगला कुठं राहण्याचं काय बैठक हमक चमक गोरगरीबांची स्वयता नवीन निघाल्या पद्धतीने तळागाळातल्या लोकांच्या करता काही गाडे बांधले तळागाळातल्या लोकांच्या करता गाडे बांधले असं सगळं राज्य तयार केलं महाराज म्हणतात स्वतः आपल्या मनाने नगराची कल्पना केली सुंदर नगराची कल्पना केली नगर बसवलं त्या नगरामध्ये त्या नगराला सुशोभित केलं काही मनोरंजनाची ठिकाण निर्माण केली तिथे काही उद्यानं निर्माण केली आणि त्या उद्यानामध्ये त्या नगरामध्ये स्वतः स्वतःच्या इच्छेनुसार तो म्हणाला मी आता याच्यामध्ये विहार करणार कारण मी त्या सगळ्या गावाचा नगराचा राजा असल्या कारणाने मी माझ्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये विहार करील म्हणून त्याच्यामध्ये विहार पण करायला लागला करा। आणि असा सगळा व्यवहार करायला लागून ज्ञानेश्वर महाराज असं विचारतात एवढा सगळा विहार करून जर तो थांबला थकला काय घडलो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात न वास्तव प्रतिती मात्र फक्त हे प्रतिती मात्र आहे वास्तविक काही घडलं नाही का कारण हा एकटाच आहे ना मनोराज्यामध्ये नगर ज्या नगर वसवलं त्याच्यामध्ये जरी प्रकार त्याने निर्माण केले त्यामध्ये अनेक लोकांची वस्ती अशी कल्पना केली तरी एकट्या व्यतिरिक्त द्वेत निर्माण झालं नाही तिथे मनोराज्यामध्ये जसं स्वतंत्र नगर निर्माण होऊन एक कल्पना ठीक आहे साम्राज्य निर्माण केलं नगर निर्माण केलं ते सुशोभित केलं वेगवेगळ्या व्यवस्थेने संपन्न केलं त्यामध्ये बागा निर्माण केल्या करमणुकीच्या बागा निर्माण केल्या स्वतः त्याच्यामध्ये व्यवहार करायला लागला अगदी स्वच्छंद व्यवहार करून मोठ्या आनंदाने संपन्न झाला हे त्याचं विहरणं त्याच हे जे फिरणं त्याचा जो हा संचार आहे या सगळ्या संचाराने रतीमात्र द्वैत निर्माण झालं नाही तो एकट्याला एकटाच असतो असं का त्याच कारण नगर तरी तोच नगराची योजना तरी तोच बनला त्याच्यातल्या बागा तोच बनला फिरणारा तरी तोच बनला त्यामुळे त्याच्या स्वस्वरूपामध्ये जसा बिघाड निर्माण झाले तो जसा एकट्याला एकटाच असावा अगदी त्याच पद्धतीने मनुष्य आपल्या मनामध्ये मनोराज्य करतो अनेक सृष्टी निर्माण करतो एवढी सगळी सृष्टी उभवून आपल्या स्वरूपामध्ये मात्र काहीही बदल होत नाही नुसताच नगर होऊन थांबत नाही तर आदरानं प्रेमानं आवडीनं मोठ्या ओढ कौतुकानं त्याच्यामध्ये तो संचार करीत असतो तरी सुद्धा त्याच्या स्वरूपात जसा बिघाड निर्माण होत नाही तो जसा एकट्याला एकटाच असतो त्याप्रमाणे म्हणून गुरुजी असं म्हणत असत सृष्टीत मन असावं पण मनात सृष्टी असू नये सृष्टीत मन असणं ईशसृष्टी आणि मनात सृष्टी असणं जीवसृष्टी लक्षात ठेवायची जीवसृष्टीत आणि ईशसृष्टीचा काय फरक आहे सृष्टीत मन असण ही ईशसृष्टी आहे पण मनात सृष्टी ठेवणं ही जीवसृष्टी आहे इलाज नाही म्हणून मनोराज्य माणसानं करू नये मनोराज्यामध्ये मनुष्याचा वर्तमान काल व्यथ जात मूर्तकालाचं भविष्यकालाचं चिंतन करण्यामध्ये वर्तमान काल व्यथ घालवून आपल्या तत्वज्ञानाचा काळ व्यथ घालवणं आहे म्हणून अतिशय मुद्दाम चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे ज्ञानेश्वर की अशी सगळी करूनही ती जशी प्रतिती मात्र असावी त्या माणसाच्या स्वरूपात्रष्टा दृश्य दर्शन ही अनंत निर्माण झाली तरी त्याच्या अद्वैत स्वरूपामध्ये बिघाड निर्माण होत नाही कारण द्रष्टा दृष्ट आणि दर्शन त्रिपुटी प्रतिती मात्र असते तिला मूळ मात्र परमेश्वराहून स्वतंत्र सत्ता नसते दाटला डोळा डोळ्या डोळा चितारा होऊन या फुरे चोख डोळा चितारा होऊन या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि डोळा दाटला प्रयत्न करून बघा असा डोळा आपलं बोट घ्या आपल्या असं डोळ्यामध्ये दाबून बघा त्याचा प्रत्यय आपल्याला लगेच येऊ शकतो डोळ्या डोळ्यामध्ये डोळाच डोळ्यामध्ये दाटला आपल्या बोटाने आपण जर डोळा जता तो स्वत स्वतः अंगा ने मात्र तो चोखती दृश्य दर्शन सर्व सर्व त्रिपुटा तो परम ते शुद्ध आत्मवस्तूच नटत असल्या कारणाने ती त्या स्वरूपामध्ये येतकिंचित बिगाड न होता नटते यात आश्चर्य काय हो नवल करण्यासारखं काय जर डोळाच डोळ्यामध्ये दाटला असताना चित्र विचित्र रूपाने नटून त्याचा तो पाहतो व शुद्ध असतो तर आत्मात आत्मस्वरूपामध्ये द्रष्टा दृश्य दर्शन रूपाने नटून त्याचा तो पाहतो त्याच्या स्वरूपात येत किंचित होत नाही असं जर आम्ही म्हणालो तर यात आश्चर्य काय नवल करण्यासारखं काय विस्मयू नाही यात विस्मय करण्यासारखी गोष्ट काहीच नाही कारण रोज प्रयोग करून पाहण्यासारखी गोष्ट आपल्याला प्रयोग करून पाहता येण्यासारखी गोष्ट आहे केवढी चित्रविचित्रता निर्माण होऊ नये डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण होत नाही डोळा आपल्या अंगाने जसा चोख असतो त्याच्यामध्ये जसा द्वैताचा संबंध निर्माण होत नाही अगदी त्याच पद्धतीने आत्मवस्तू ही एकमेवा असल्यामुळे ती शुद्ध असल्यामुळे त्या शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्वच्या सर्व त्रिपुट्या तो स्वतः नकलेला असल्यामुळे त्याच्या सत्तेव्यतिरिक्त त्या त्रिपुटीला स्वतंत्र तो चंद्राचे चांदण्याचे पांढरेपणाने माफेलाही आहे कापूर स्वत स्वरूपाने पांढरा आहे त्याप्रमाणे वस्तू आपल्या स्वरूपी केवळ देखणेपणाने म्हणजे ज्ञान स्वरूपाने हा काय वस्तू भरच्या ठिकाणी व भच्या काळी आपण आपल्या ठिकाणी रुपाने म्हणजे ज्ञान रुपाने स्वरूपाने हा जो द्रष्टा दृश्य जो वृत्ती ज्ञानाचा संबंध आहे तो त्याच्याशी जोडायचा नाही वृत्ती ज्ञानाच्या संबंधा वाचून राहणारं जे स्वरूप भूत ज्ञान तो देखणे पण हा ज्याप्रमाणे मनुष्य आपल्या मनात मनोराज्याची सृष्टी रचून तिथे आवडीने हिंडतो सृष्टी रचतून त्याच्यामध्ये हिंडत असतो पुन्हा सच्चंद व्यवहार करीत असतो किंवा डोळा डोळ्यात दाटला असता डोळा चित्र त्याला हिंडण वारावा लागलेला असतो <laughs> त्याला हिंडण वारावा ला लागलेला असतो पटकत <laughs> असतो आपल्याला चाललेला पुन्हा दाष्टांची मिळवणी करतात या लागी एके चित्र देखी जे का आहोते आपण या आपण पे काय काल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि आत्मा जर एकच एक आहे त्याच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही म्हणजे तो सदरूप आहे ज्ञानरूप आहे ते ज्ञान सोख ज्ञान सोख ज्ञान या शब्दाचा अर्थ आश्रय विषयावर अवलंबून राहणार परतंत्र हे ज्ञान नाहीये हे आश्रय विवर्जित असलेलं स्वतंत्र ज्ञान आहे आणि या ज्ञानामध्ये अविद्यादी दोषांचा लेश नाही असलं जे चोख स्वरूपाचं ज्ञान आहे त्या चोख स्वरूपाच्या ठिकाणी आपणच आपल्याला निश्चयानं त्याने पाहिलं पाहिजे किंवा पाहिलं त्याने त्याला पाहिला असा आरोप तरी करण्याची काय गरज आहे आरोप तरी कर मराठा काय म्हणजे वस्तुस्थिती शह्या बाजूला आरोप तरी कशासाठी हो त्याच्या ठिकाणी हा आळ सुद्धा आळ तोच असतो की जो नसतो जी गोष्ट खोटी असते त्याला आळ म्हणतात खऱ्या गोष्टीला आळ म्हणत नाही एखाद्या माणसाची त्याला आळ म्हणायचं काय कारण पण जी गोष्ट खोटी असते म्हणजे नसते त्याला आळ म्हणतात ज्ञानेश्वर एकमेव अद्वितीय तर त्या चिद्रूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपणच आपल्याला त्याने निश्चयाने पाहिलं असा आरोप करण्याची तरी काय गरज आहे तीही गरज नाही त्याच कारण वस्तुस्थितीने हे त्रिपोटी नाही आहे आरोप ही संभव नहीं आत्मस्वरूपी एक संध स्वरूपा तो है समझून घे आवश्यकता है आता स्वगत सजातीय विजातीय भेद रही केवल मात्र अज्ञेय आवाज स्वरूपा आत्मा है लक्ष हा सग विवरण अर्थ है बाकी का विषय अपन उद्या कुंडली